स्कंद पाचवा अध्याय दुसरा महिषासुराचा जन्म राजा म्हणाला हे महर्षे योगेश्वरीचा प्रभाव तर आपण सांगितला आता तिचे चरित्र श्रवण करण्याची मला अतिउत्कंठा लागली आहे सर्व चराचरसृष्टी महादेवीपासून उत्पन्न झाल्याने तिचे चरित्र श्रवण करण्याची इच्छा कुणाला होणार नाही व्यास म्हणाले राजा ऐक मी तुला सविस्तर कथा सांगतो करण श्रद्धालू आणि शांत पुरुषाला भगवतीचे चरित्र कथन करणार नाही तो मूढ होय पूर्वी या पृथ्वीवर महिश नामक असुर राजाने मेरू पर्वतावर जाऊन अतिशय उग्र तपश्चर्या केली संपूर्ण 10,000 वर्षे एकसारखे तो अंतःकरणपूर्वक देवतेचे चिंतन करीत राहिल्याने ब्रम्हदेव त्याच्यावर संतुष्ट झाले हंसारूढ होऊन ब्रह्मदेव स्वतः तेथे गेला आणि म्हणाला हे धर्मपरायणा तुला इच्छित तु वर माग मी तुझी इच्छा करीन ऐकून म्हणाला हे देवादी देवा, अशी व्यवस्था तुम्ही करा ब्रम्हदेव उत्तरले प्राण्याला मृत्यू आणि पुनर्जन्म हे ठरूनच गेलेले आहेत हे दैत्यश्रेष्ठा सर्व प्राण्याचा केवळ कालानेश नाश होतो असे नाही तर महापर्वत आणि समुद्रही कालांतराने नाश पावतात तेव्हा दुसरा कोणताही वर तू माग महेश म्हणाला हे मनुष्य आणि दैत्य योनीतील पुरुषापासून मृत्यू येऊ नये कारण हे ब्रम्हदेवा माझा वध करण्यास कोणतीही स्त्री समर्थ नाही म्हणून मला स्त्रीपासून मरण दे कारण कोणतीही अबला माझा वध करू शकणार नाही ब्रह्मदेव म्हणाले तथा हे दैत्यराज जेव्हा तुला मरण येणार असेल तेव्हा ते, ते स्त्रीपासूनच येईल माझ्या वराने तुला पुरुषापासून मरण येणार नाही राजा म्हणाला हा महिश कोणाचा पुत्र होता त्याला महिशाचे रूप का प्राप्त झाले व्यास म्हणाले दानव श्रेष्ठ दस्यूचे पुत्र रंभ आणि करंभ हे प्रख्यात होऊन गेले ते निपुत्रिक होते त्यांनी पवित्र अशा पाच नद्यांच्या पाण्याजवळ अनेक वर्षे पुत्रप्राप्तीसाठी उग्र तप केले करंभ उदकात मग्न होऊन उत्कृष्ट तप करीत होता तर रंभ रसालवट नावाच्या वृक्षाच्या आश्रयाने अग्निची सेवा करीत होता तेव्हा इंद्राने त्यांना फार दुःख दिले इंद्र पंच नद्यामध्ये गेला आणि मकर रूप धारण करून त्याने करंभाचे पाय धरले आणि दुष्ट करंभाचा त्याने वध केला आपल्या भावाचा अशा प्रकारे वध झाल्याचे ऐकून रंभाला अत्यंत कोप आला त्याने स्वतःचे मस्तक तोडून अग्निला अर्पण करता शस्त्र उचलले केस एका हाताने घट्ट धरले तो स्वतःवर शस्त्र चालवणार इतक्यात अग्निस तेथे प्रकट झाला आणि त्याने रंभाला बोध केला अग्नी म्हणाला हे दैत्या आत्महत्या करणे हे निंद असून मूर्खपणाचे लक्षण आहे मेल्याने तुझे कोणते कार्य सिद्धीस जाणार आहे तुझे कल्याण हो तू कोणताही वर माग हे सहानुभूति से भाषण ऐक सोनाला तू सतुष्ट कर दानवी मानव हा सर्वान तो अजिंक्य वहावा इच्छे प्रमाण रूप धारण करता यावे। तो सर्व लोकान वंदनीय वहावा अग्निनाला बर तुझ्या इच्छेप्रमाणे तुला पुत्र होईल ज्या तरुण स्त्रीवर तुझे मन जडेल तिचे ठिकाणी तुला बलवान असा पुत्र होईल याप्रमाणे समाधानकारक भाषण ऐकल्यावर रंभाने अग्निला प्रणाम केला तो तेथून निघून गेला एका वनात यक्षांनी वस्ती केलेले अत्यंत रमणीय स्थान त्याला दिसले त्या ठिकाणी स्त्री सोडून एका सौंदर्य संपन्न आणि मत्त अशा महिशीवर रंभाचे मन गेले त्यामुळे आनंदित मनाने कामविभ झालेली ती महिशी रंभाजवळ आली आणि रंभानेही तिच्याशी समागम केला त्यामुळे ती गर्भवती झाली आपल्या प्रियेला महिषापासून त्रास होऊ नये म्हणून रंभ तिला घेऊन पाताळो की गेला एकदा तेथे एक, एक कामातूर महिश राहत होता त्याने त्या महिशीला पाहिल्यावर तो तिच्याकडे धावू लागला इतक्यात रंभाने त्याला अडवली त्या महिशाला भरपूर ताडण केले त्यामुळे महिश अधिकच चवताळला आणि त्याने शिंगाने प्रहार केला ते तीक्ष्ण शिंग हृदयात घाल आणि महिशी घाबरून सैरा वैरा पळू लागली परंतु कामाने अतिविभत झालेला महिश तिच्या मागे पळू लागला अत्यंत दीनहून रडत असलेली महिशी आणि तिच्या मागे धावत असलेला महिश पाहून यक्षच्या रक्षणार्थ धावले यक्षांचे आणि महिषाचे युद्ध झाले यक्षांच्या बाळाने जखमा होऊन महिष भूमीवर पडला आणि मृत्यू पावला नंतर यक्षानी त्या आणून त्याच्या देहशुद्धीसाठी त्याला चितेवर ठेवले ते पाहून महिषीने आपल्या पती बरोबर अग्निप्रवेश करण्याचे ठरवले यक्ष तसे न करण्याबद्दल विन्वित असताही ती अग्नीमध्ये शिरली तेव्हा महाबलाढ्य महिषासून पुत्र या चितून बाहेर पडला प्रेमाने मोहित होऊन धारण करून महापराक्रमी महिषासुराला दैत्याने राज्याभिषेक केला ह्याप्रमाणे देव दैत्य आणि मानव यांना तो बलाढ्य महिषासूर रक्तबीज दैत्यासह अवध झाला हे राजा अशा तरह महत्म्या उत्पत्ति की सविस्तर कथा मी तुला कथन के अध्याय दुसरा समाप्त